प्रकरण तीन मृगनयनी उगवलेल्या कमळाच्या उंच रेखीव देठाच्या नाजूक कमनीय कळीसारखी होती तिच्या डोळ्यात हरणाच्या डोळ्यांसारखी निष्पाप निरागसता होती से तेज होते मिश्किलता होती कोणालाही आकर्षण घेण्याची वेधकता होती आणि कारुंड्याची किनार होती तशी चैतन्याची चपलता होती बोलक्या डोळ्यांची ती मृगनयनीच होती बोलताना तिचे डोळेच अधिक बोलत असे तिचे चित्रपट पाहताना वाटत असे युद्धाच्या राखेतून उडून पंख पसरून हवेत विहार करणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी ऑड्रिव्ह कोरिव शिल्पच होती मान राजहंसासारखी कमनीय हसरी जेवणी उंची पाच फूट सात इंच बांधा चवळीच्या शेंगेसारखा म्हणतात तसा नाजूक सटपातळ स्वभावातील गोडवा जिव्हाळा निस्वार्थ भाव तिच्या सौंदर्यात भर टाकत तिची चाल इतकी ग्रेसफुल की संगीताच्या तालावर चालते आहे असे वाटावे तिच्या मधुर आवाजातील बोलण्याने समोरचा माणूस चटकन विरघळून जात असे तिच्या आवाजात मधाळ गोडवा होता व्यक्तिमत्वात अभिजात खानदानीपणा जाणवे तिचा रोमन हॉलिडे हा चित्रपट पाहिल्यावर इंग्लंडची त्यावेळीची राणी एलिझाबेथ म्हणाली होती या मुलीच्या चेहऱ्या भोवती खरोखरच राजकन्याचे तेजोवलयच एक वाटते चित्रपट दिग्दर्शक बिली बिल्डरला वाटे की गॉड किस्ट हर ऑन चीर शी वॉज परमेश्वराची ती कलात्मक कलाकृती होती ऑड्रीचा मैत्र ह्युबर्टला वाटे की ऑड्री म्हणजे एक अंतराळात भिरभिरणारा सुंदर पक्षी कारण बालपणी कोवळ्या मनावर झालेले युद्ध काळातील जबरदस्त आघात त्याची भीती ऑड्रीच्या मनात घर करून राहिली होती त्यामुळे ती बरेचदा स्थिरचित्त वाटत नसे बेल्जियमधील जन्मस्थळ ब्रुसेल्स हॉलेंडमधील अर्नहॅम काही दिवस शिक्षणासाठी इंग्लंडमधील एक खेडेगाव पुन्हा अर्नहॅम अशी स्थलांतरे करीत ऑड्रीला घेऊन अॅम्स्टरडॅमला जाण्याचे इलाने ठरवले हॉलेंडची राजधानी ॲम्स्टरडॅम हे युरोपमधील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक केंद्र दुसऱ्या महायुद्धातही त्याची शान टिकून राहिली होती तेव्हा ऑड्रीच्या भवितव्याच्या दृष्टीने एलाने तेथेच जाण्याचे ठरवले परंतु ते तेवढे सोपे नव्हते हजारो युद्धपीडितांनी तेथे जाऊन बस्तान बसवण्याचे ठरवले होते युद्धामुळे सर्व वस्तूंची उणीव भासत होती बाजारपेठा ओस पडल्या होत्या परंतु राहण्यासाठी घर शोधणे एखादी खोलीही शोधणे महा कठीण होते बराच खटाटोप केल्यानंतर एलाला तेथे एका इमारतीत हाऊसकीपरचे काम मिळाले त्या दोघींना ऍमस्टरडॅमला जाणे शक्य झाले अर्थात त्या एकाच ठिकाणी राहू शकणार नव्हत्या ऑड्रीची सोय तिची नियोजित बॅले शिक्षिका सोनिया हिने केली सोनिया ऑड्रीची आठवण सांगते कि या सुंदर मुलीचे नर्तिका होण्याचे स्वप्न होते पण फी देण्यासाठी पैसे नव्हते तिला वाटले ऑटरीला आपण संधी द्यावी सदनिकेच्या खाली एक अत्यंत अरुंद लहानशी खोली होती तिने ऑटरीच्या राहण्याची तेथे सोय केली ऑटरीला आनंद झाला ती निष्ठावान विद्यार्थिनी झाली कालांतराने एलाने दुसरी नोकरी शोधली व दोघींना राहता येईल अशी दोन खोल्यांची जागा मिळवली खूपच बारीक दिसत असे वाजवीपेक्षा उंचही होती त्याची ऑड्रीला नृत्यात नृत्य करण्याची संधी ऑडरीला प्रथमच मिळाली ऑड्रीची सहनर्तिका ऑड्रीबद्दल विलक्षण जिवाळ्याने बोलत असे तिला वाटे कि ऑड्रीच्या चे चेहऱ्यावरचे भाव अप्रतिम होते तिच्या हातापायाची हालचाल कमालीची वाटे, डोळे तर इतके हसरे होते ती सर्वांची आवडती होत होती नजरेतील भाव दर्शनामुळे ती एक चांगली अभिनेत्री होऊ शकेल बॅले हे ऑड्रीचे जीवनच बनले होते बॅले या अवघड रेखीव नृत्य प्रकाराचा उगम पंधराव्या शतकात इटली या देशात झाला कालांतराने तो एका प्रगत क्लासिकल नृत्य प्रकारात समाविष्ट झाला समूह नृत्याचा रंगभूमीवरील एक रंगतदार संगीत आविष्कार ठरला सर्व जगभर त्याचा प्रभाव दिसू लागला विशेषतः फ्रान्स व रशिया या देशांमध्ये तो सर्वाधिक लोकप्रिय झाला नियमबद्ध झाला अनेक देशात त्याचे क्लासेस सुरू झाले त्याच्या प्रयोगांमध्ये ऐतिहासिक कथांवर आधारित नाट्यमयता आली येथे भारतातील भरतनाट्यम कथक ओडिसी इत्यादी शास्त्रीय नृत्य प्रकार जे प्राचीन काळापासून फक्त मंदिरापुरतेच देवाची आराधना म्हणून सीमित होते त्याची आठवण होते आता त्यांनाही आंतरराष्ट्रीय स्वरूप आले आहे जगात हजारो ठिकाणी ते शिकवले जातात भारतीय नृत्यकला ही अधिक मेडिटेटिव्ह म्हणजे ध्यानधारणात्मक डायनॅमिक म्हणजे चैतन्यशील इव्हॉल् म्हणजे प्रगतीशील आहे तर बॅलेमध्ये एका सरळ रेषेतून शरीराची हालचाल उगम पावते पाश्चात्यांच्यासरणीचे ते द्योतक आहे व त्यातून मग झोक्यासारखी लय निर्माण होते परंतु बॅलेमध्ये शारीरिक समस्या अधिक प्रमाणात निर्माण होतात पाठ दुखी जडते भारतीय नृत्यात शरीरातील सर्व स्नायूंची हालचाल होते व सर्वांगीण लय निर्माण होते त्यामुळे पाठीचा कणा तंदुरुस्त राहतो भारतीय नृत्य अथवा संगीतही थेट आत्म्यापर्यंत पोचवणारे असते ऑटरीने जीवनभर बॅले या नृत्य प्रकाराला वाहून घ्यायचे व उत्तम बॅलेरीना व्हायचे असे ठरवून टाकले होते अर्थात नियतीने तिच्यासाठी वेगळीच भव्य दिव्य योजना आखून ठेवली होती ऑटरीचे शालेय शिक्षण मात्र आता संपुष्टात आले परंतु सरदार घराण्यातील एलाच्या ॲम्स्टरडॅममधील सांस्कृतिक क्षेत्रात वावरणाऱ्या प्रतिष्ठित लोकांशी ओळखी होत्या ॲम्स्टरडॅममध्ये पेंटिंग्स शिल्पकारी इत्यादी कलांच्या म्युझियम्सचे मोठमोठे जाळे होते शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारा लांब कॅनॉल दोन्ही काठांवरील वनश्री व म्युझियम्सच्या सुबक पारंपरिक इमारती शहरांची शान वाढवित ऑडरीला तर ही फार मोठी चैन वाटे विशेषतः तिला व्हॉनगॉकची पेंटिंग्स फारस आवडत असत एला काटकसर करून पैसे साठवीत असे व ऑड्रीला प्रसिद्ध संगीत कॉन्सर्टची तिकिटे काढून देत असे संगीत व नृत्य या कलांच्या सहवासात 18 वर्षांची ऑड्री रमून जात होती एलाची ब्युटी पार्लरमधली नोकरी चालूच होती त्याचवेळी इंग्लंडमधील मेरी रॅम्बर्ट या बॅलेरिनाचा व तिच्या सुप्रसिद्ध नृत्य शाळेचा प्रभाव युरोपमध्येही होता एलाने ऑड्रीला तिच्याकडे नृत्य शिकण्यासाठी पाठवावे असे ठरवले इंग्लंडला जाण्यासाठी तयारी करण्यात एक वर्ष गेले कारण युद्धामध्ये परदेशात जाण्यासाठी लागणारी सर्व महत्वाची कागदपत्रे नष्ट झालेली होती विसा वगैरे सर्व तयारी झाल्यावर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या डिसेंबर अठराला एला व ऑड्रीने हॉलंड सोडले बोटीचा प्रवास उत्तर समुद्रातून लंडनला पोचणारा होता पोलंडमध्ये जन्मलेली बॅलेरिना मेरी रॅम्बर्ट साठीच्या वयाची परंतु अतिशय सुरेख बांधायची व होती ऑड्रीला ती व तिचा मनमिळावू प्रेमळ स्वभाव पहिल्या भेटीतच प्रभावित करून गेला मेरीलाही ऑड्री बघता क्षणीच आवडली तिचे तेजस्वी सौंदर्य वागण्यातील खानदानीपणा तिचा दृढनिश्चयी स्वभाव यामुळे ऑड्रीचे नृत्य शिक्षण विनामूल्य करण्याचे तिने ठरवले एला एलाकडून तिने त्यांचे अर्न हॅममधील भयानक अनुभवही ऐकले होते मेरी अत्यंत कडक शिस्तप्रेमी नृत्य शिक्षिका होती आपल्या विद्यार्थ्यांकडून तिच्या तशाच अपेक्षा असत एला अजून वर्क परमिट काम करण्याची परवानगी मिळत नव्हती आयुष्य कष्टाचे होते जवळची पुंजी संपू लागली त्यातच लंडनचा तीव्र हिवाळा सुरू झाला सर्व स्थिरस्थावर वायला बराज काळ लागला ऑड्रीच्या रूपामुळे व मेरीच्या साह्याने ऑड्रीला मॉडेलिंगची कामे मिळू लागली अनेक जाहिरात कंपन्यांमध्ये तिला काम मिळू लागले मुळातच ऑड्रीला कलात्मक दृष्टी होती फॅशनची तिची वैशिष्ट्यपूर्ण निवड वर ठरू लागली तिला वाटे की भडक रंगाचे कपडे तिचे व्यक्तिमत्व खाऊन टाकतात आणि फिक्या रंगाच्या कपड्यांमुळे तिचे डोळे जास्तच उठून दिसतात व केसही जास्त काळे दिसतात तिचे मॉडेलिंगचे काम वाढू लागले साधारण विसाव्या वर्षी तिला पूर्ण कल्पना होणे हे स्वप्न पुरे होणार नाही याचे कारण तिची उंची जरा जास्तच होती मग रंगभूमीवरील नाटकांची काही कामेही तिला मिळू लागली पण बॅलेरीना होण्याचे स्वप्न दूर जाऊ लागले एक दिवस मेरीने निर्णय घेतला कि अंगात जन्मतः कलागुण आहेत एक दिवस ती फार मोठी कलाकार होणार आहे पण सर्वोत्तम नर्तिका म्हणून जगासमोर ती येणार नाही मेरीने मोठ्या कौशल्याने तिला गोड शब्दात समजावून सांगितले ऑड्रीने कितीही मेहनत केली तरी तिच्या वाढत्या वयात जेव्हा शरीराची जडणघडण होत असते त्या काळातील महत्वाची वर्षे परत येणार नव्हती वाढत्या वयातच तिच्या शरीरावर युद्धाचा खोलवर परिणाम झाला होता त्या काळात अर्धपोटी राहावे लागल्यामुळे शरीराला सुदृढता लाभलेली नव्हती तिच्या उंचीमुळे त्या काळातील कोणत्याही उत्तम बॅले नर्तकाशी तिची जोडीही जमत नव्हती त्या काळातील नर्तक बरेचसे बुटके होते जोडीने नृत्य करताना तिला उचलून घेणे साहजिकच त्यांना जड जाई या सर्व कारणांमुळे ऑड्री इतर बॅलेरीनांपेक्षा मागे पडली महायुद्धाने तिचा स्वप्नभंग केला होता हे लक्षात आले त्या दिवशी स्वतःच्या खोलीत जाऊन ती मनसोक्त रडली त्या दिवशी तिला स्वतःचे जीवन संपून टाकावेसे वाटत होते ती केवळ त्या एकमेव स्वप्नाच्या आधारावर जगत होती व ते स्वप्न भंगून गेले होते नंतर ऑड्री अजून कोणाचा सल्ला घेण्याच्या भानगडीत पडली नाही एकदा एखाद्यावर संपूर्ण विश्वास टाकला की ती त्याच व्यक्तीच्या सांगण्याला खूप मान देत असे तिला मेरी आवडायची त्या शेवटपर्यंत चांगल्या मैत्रिणी होत्या ऑड्री जसे येईल तसे जीवन स्वीकारत गेली मॉडेलिंग बरोबर चित्रपटातही तिने किरकोळ भूमिका करण्यास सुरुवात केली ऑड्रीला संगीताची खूप आवड होती तिला तिच्या जीवनाचा संगीत हा सुद्धा अविभाज्य भाग असायला हवा होता ऑड्रीच्या आईला मात्र तिची नवीन कामे फारशी आवडत नव्हती आपल्या मुलीने उत्तम बॅलेरीना व्हावे हे एलाचेही स्वप्न होते कारण एला पारंपरिक संस्कृती आणि खानदानी संस्कार यांना अधिक महत्व देणारी होती परंतु तिने ऑड्रीच्या नव्या कामाला विरोध केला नाही कारण त्यांना पैशांची गरज होती पुढे ऑड्रीला का काम करण्याची संधी मिळू लागली मेरी रॅम्बर्टच्या एका माझी विद्यार्थ्याच्या मदतीने द सिक्रेट पीपल या चित्रपटात प्रथमच महत्वाची भूमिका मिळाली ऑड्रीच्या व इतर सगळ्यांच्याच लक्षात आले की अभिनय कला तिला उपजतच अवगत होती दिग्दर्शक डिकिन्सन हा ऑड्रीचे नैसर्गिक सौंदर्य व बुद्धिमत्ता याने प्रभावित झाला होता तिचे बोलके डोळे त्याला ग्रेटा गार्बो या सुंदर नटीची आठवण करून देत होते ऑड्री आपल्या डोळ्यांनीच अधिक बोलायची द सिक्रेट पीपल या चित्रपटाच्या यशामुळे ऑड्रीला सिनेजगतात प्रतिष्ठा मिळू लागली प्रसिद्ध चित्रपट कलाकारांच्या समवेत तिला ठिकठिकाणी मेजवानांची आमंत्रणे येऊ लागली तिची सांपत्तिक स्थितीही झपाट्याने सुधारू लागली अटरीला फ्रेंच इतकेच इंग्लिश भाषेचेही ज्ञान होते ती दोन्ही भाषा सफाईदारपणे बोलत असे त्यामुळे तिला ब्रिटिश फ्रेंच को प्रॉडक्शनमध्ये असलेल्या मॉन्टे कार्लो बेबी या चित्रपटामध्ये काम मिळाले एकदा पॅरिसच्या हॉटेलमध्ये चित्रीकरण चालू असताना एक वयस्कर स्त्री दिसली तिच्या भोवती बऱ्याच लोकांचा घोळका होता ऑड्रीच्या लक्षात आले ती तर प्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार लेखिका कोलेट होती एका राजघराण्यातील कुटुंबाने तिला तेथे आमंत्रण दिले होते दुसऱ्या दिवशी ऑड्रीला कोलेट दिसली त्यांची नजरानजर झाली आणि त्यानंतर ऑड्रीला कोलेटचा पती मॉरिस याचा फोन आला त्याने तिला त्यांच्या हॉटेलमधील खोलीत भेटायला बोलावले मॉरिस अठ्याहत्तर वर्षांच्या कोलेट समोर बराच तरुण दिसत होता त्याने सांगितले की कोलेटची ऑड्रीला भेटण्याची इच्छा होती ऑड्रीला बघितल्यानंतर कोलेटने ताबडतोब निश्चय केला होता की तिच्या न्यूयॉर्कमधील जीजी या नियोजित ब्रॉडवे शोची नायिका दुसरी कोणी नसून ही सुंदर मुलगीच असणार आहे ती ऑड्रीला म्हणाली मुली तुला मी ओळखत नाही पण काल मी तुला चित्रीकरणाच्या वेळी बघितले व माझ्या अंतर्मनाने मला सांगितले की हीच मला हवी असलेली जीजी ऑट्री जरा आवरली, मग तिने प्रामाणिकपणाने सांगितले की तिला हे काम जमणार नाही कारण तिला इतका अनुभव नाही त्यातून नायिकेचे काम तर नाहीच नाही आजपर्यंत रंगभूमीवरती एक दोन वाक्यांपेक्षा अधिक वाक्य बोलली नाही तरीही कोलेटने निग्रहाने सुचवले की ती नर्तिका आहे बॅलेसाठी तिने नक्कीच खूप कष्ट घेतले असणार आणि कलेसाठी कष्ट घेण्याचा तिला अनुभव आहे त्याअर्थी रंगभूमीवरही ती अभिनय चांगलाच करू शकेल अशी तिची खात्री होती बद्दल तिला पूर्ण आत्मविश्वास होता थोड्याच दिवसात ऑड्रीने जीजीच्या रिहर्सलसाठी अमेरिकेला जाण्याची तयारी सुरू केली त्यावेळी तिचा अगदी जवळचा मित्र जिमी हॅन्सन याला सोडून जाणे तिच्या अगदी जीवावर आले होते तिला तिच्या आईलाही सोडून जावे लागणार ऑड्री लहान असताना प्रथम आईला सोडून इंग्लंडमधील एका खेड्यात शाळेच्या वसतिगृहात तिला राहावे लागले होते त्याची ऑड्रीला आठवण झाली आईचे आणि ऑड्रीचे नाते प्रेमाचे बंध अत्यंत दृढ होते त्यामुळे आईला सोडून जाणे खूप जड जात होते पण न्यूयॉर्कच्या महागड्या जीवनपद्धतीत दोघींचे भागणार नव्हते त्यामुळे आईला लंडनमध्येच सोडून जावे लागणार होते परंतु तिने जिमीला सांगितले होते की न्यूयॉर्कमधील जीजीच्या पहिल्या प्रयोगाला आईला त्याने घेऊन यावे न्यूयॉर्कमध्ये आल्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी व मॅनहॅटनमधील स्कायलाईन बघून ऑड्री हरखून गेली चित्रपटात अभिनय करणे ऑड्रीला सोपे वाटले होते पण जीजीच्या रिहर्सलच्या वेळी तिला खूप झगडावे लागले तिची प्रमुख नायिकेची भूमिका होती संपूर्ण संहिता डोक्यात ठसणे महत्वाचे होते प्रत्येक रात्री त्याचा प्रयोग सादर करावा लागत असे कित्येक वेळा दिवसातून दोन प्रयोगही होत असत खरे तर अनेक वर्षांचा कोर्स केवळ वर सहा आठवड्यात आत्मसात करण्याचे आव्हान तिच्या समोर होते ती खचून गेली होती व वती तिचा आत्मविश्वास ढळू लागला होता दिग्दर्शकांनाही वाटत होते की तिच्याऐवजी दुसऱ्या कुणाला घ्यायचे की काय पण त्याला आता फारच उशीर झाला होता त्यामुळे तेही शक्य न त्यांनी ऑड्रीची दर दिवशी अठरा तास रिहर्सल घेण्यास सुरुवात केली परंतु दुसऱ्या महायुद्धाचा भीषण अनुभव घेतलेली ऑड्री रंगभूमीवर जिद्दीने उभी राहिली संकटांना तोंड देऊन पुढे जाण्याची वृत्ती तिच्यात लहानपणापासूनच भिनलेली होती शेवटी तिचा स्वतःचाच जास्त फायदा होता त्यातील बॅले नृत्याचा भाग मात्र ऑड्रीला सुलभ वाटत होता हळूहळू प्रयोगांची संख्या वाढू लागली व बरोबरच तिचा आत्मविश्वास व चार्म दोन्ही वाढू लागले जीजी कमालीची लोकप्रिय होऊ लागली जॉर्जिन हे ग्रीक भाषेतील मुलीचे नाव त्याचा अर्थ शेतकरी असा आहे या नावाचा शॉर्ट फॉर्म जीजी विशेषत ते लहान मुलीचे लाडिक नाव असते आपल्याकडे आपण मोठ्या बहिणीला जीजी म्हणतो फिलाडेल्फियाच्या चोखंदळ प्रेक्षकांनी व तितक्यात चोखंदळपणे परीक्षण करणाऱ्या वृत्तपत्रांनी या वर्षातील सर्वोत्तम नायिका म्हणून ऑड्रीला गौरवले अभिनय क्षेत्रातील एक, एक उगवती तारका अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागली जीजी हा त्या वर्षीचा ब्रॉडवे शोमधील सर्वोत्कृष्ट शो ठरला सर्वोत ऑड्रीची गणना सेलिब्रिटीजमध्ये होऊ लागली ऑड्रीला मात्र ते अजिबात आवडले नाही मॅन हॅटनमधील दुकानात हिंडत असताना किंवा रस्त्यावर पायी फिरताना लोक तिला निरखू लागले व तिच्याकडे बोटे दाखवू लागले प्रसार प्रसारमाध्यमेही तिच्या मुलाखतीसाठी सतत संपर्क साधू लागली पत्रकार अनेक व्यक्तिगत प्रश्न विचारत तिच्या व्यक्तिगत आयुष्यात परक्या लोकांनी डोकावणे तर तिला अजिबात आवडत नव्हते एकोणीसशे बावनमध्ये जीजीसाठी तिला टोनी ॲवॉर्ड मिळाले तिच्याविषयी अनेक आख्यायिका वर्तमानपत्रात छापून येऊ लागल्या अटरीला आवडो अगर न आवडो जीजीचे प्रयोग प्रचंड गर्दी खेचू लागले ऑड्रीच्या चित्रपट क्षेत्रातील प्रवेशाचे बरेचसे श्रेय कोलेट या फ्रेंच लेखी लेखिकेला जाते खरेतर असे श्रेय हा केवळ एक योगायोग असतो नंतर कोलेटने ऑड्रीवर एक लेख लिहिला होता ऑड्री हेपर्न ही खरोखर युनोची म्हणजे युनायटेड नेशन्सची नागरिक आहे थोडी उंच थोडी आयरिश बेल्जियममध्ये जन्म तर उगवती अभिनेत्री इंग्लंड व अमेरिका या देशांची रात्रीच्या आकाशातील तारे निरखणे अतिशय सुखद असते व कोलेटसाठी अभिनय क्षेत्रातील गुणवान तारे तारका निरखणे तेवढेच रसपूर्ण असे ऑड्री ही एक तेजपुंज तारका होती लेखकाला आपल्या मनातील नायिकेची प्रतिमा प्रत्यक्ष सापडणे याच्यासारखा दुसरा आनंद नसतो ऑड्री म्हणजे कोलेटच्या पुस्तकातील साक्षात जीजी प्रत्येक झगमग त्या कलाकाराच्या आयुष्यावर भूतकाळातील दुखांचे सावट असते ऑड्री नावाची परीही त्याला अपवाद नव्हती कोलेट ही प्रतिभावंत विदुषी होती तिचे लेखन प्रभावी व अपवादात्मक होते ऑड्रीवर कोलेटच्या व्यक्तिमत्वाचा व लेखनाचा मोठा प्रभाव होता जगत विख्यात अभिनेत्री ते समर्पित समाजसेविका या ऑड्रीच्या संपूर्ण जीवन कोलेटशी तिचे मैत्रीपूर्ण जिवाळ्याचे संबंध होते जीजीच्या पहिल्या प्रयोगाला ठरल्याप्रमाणे जिमी हॅन्सन एलाला घेऊन न्यूयॉर्कला आला होता हॅन्सन हा लंडन मधील एका सरदार घराण्यातील श्रीमंत उद्योगपती होता ऑड्री लंडनला असतानाच दोघांनी विवाहबद्ध होण्याचे ठरवले होते ऑड्रीसाठी जिमी न्यूयॉर्कला जाऊन स्थायिक झाला जीजीचे प्रयोग चालू असताना त्यांच्या साखरपुड्याची बातमी लंडन टाइम्स या वृत्तपत्रात आली एकोणीसशे बावनच्या वसंत ऋतूत विवाहबद्ध व्हायचे असेही ठरले होते जिमीने न्यूयॉर्कमध्ये फ्लॅट घेतला होता स्वतःच्या उद्योगातून वेळ काढून ऑड्रीच्या सोयीनुसार दोघे जण अधिक काळ एकमेकांबरोबर राहण्याचा प्रयत्न करीत चित्रपटांच्या कामामध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक व्यग्र झाल्यावर ऑड्रीला वैवाहिक आयुष्याला गृहिणी म्हणून वेळ देणे अशक्य होते चित्रपटांचा व्याप तर वाढतच चालला होता त्यामुळे वेळेच्या अभावी आपोआपच त्यांचे प्रेम प्रकरण संपले तरी ऑड्रीविषयी जिमीला अत्यंत आदर होता ऑड्रीची असामान्यता म्हणजे तिचे आंतरराष्ट्रीय भासणारे व्यक्तिमत्व ती अनेक भाषा अस्खलितपणे बोलू शके एकदा जिमीच्या न्यूयॉर्कच्या फ्लॅटमध्ये त्याचे आई वडील ऑड्री त्यांना भेटायला आली होती परत जाताना त्यांना लिफ्टमध्ये दोन म्हाताऱ्या बायका भेटल्या समोर सुंदर तरुणी दिसताच कदाचित म्हाताऱ्या स्त्रियांच्या मानसिकतेनुसार त्या ऑड्रीला डच भाषेमध्ये नावे ठेवू लागल्या त्या अमेरिकन म्हाताऱ्यांना वाटले की त्या दोघांना डच समजत नाही त्या दोघांनाही डच येत होते त्यांना वाटले जिमी व ऑड्रीला काहीच समजत नाही ते दोघे एकमेकांकडे बघून हसले नंतर ऑड्री जिमीशी डचमध्ये बोलू लागली त्या खूप शर्मिंद्या झाल्या ऑड्रीचा स्वभाव अत्यंत खेळकर होता व सर्व गोष्टींमध्ये ती विनोद शोधत असे तिची विनोद बुद्धी अप्रतिम होती आर्थिक गोष्टी संबंधी जिमी ऑड्रीला चांगले सहाय्य देत असे ऑड्रीचे जिमीबद्दल अतिशय चांगले मत होते तिचे करिअर सोडणे तिला आता शक्य होणार नाही वैवाहिक जीवनाला ती वेळ देऊ शकणार नाही हे जिमीने समजून घेतले होते मनात कुठली कटुता न बाळगता ऑटरीच्या आयुष्यात नवीन पर्व आता सुरू होत होते जीजीच्या यशामुळे ती त्वरित लोकप्रिय झाली होती तिला पॅरेमाऊंट या प्रसिद्ध चित्रपट कंपनीने एका नव्याच चित्रपटासाठी आमंत्रण दिले तो चित्रपट म्हणजे तिचा गाजलेला पहिला चित्रपट रोमन हॉलिडे जीजीचे प्रयोग धूमधडाक्यानं चालू होते पण रोमन हॉलिडे निर्माता व दिग्दर्शक विल्यम वायलर याने जीजीचे प्रयोग थांबवण्यासाठी पन्नास हजार डॉलर्स जीजीचा निर्माता दिग्दर्शक गिलबर्ट मिलर याला दिले आणखी काही प्रयोगानंतर 24 मे एकोणीसशे बावन्न या दिवशी जीजीचा शेवटचा प्रयोग होऊन ऑड्रीच्या आयुष्यातील पहिले पर्व संपले ते तिच्यासाठी एक राजद्वार ठरले त्या राजद्वारातून एका लखलख भव्य नगरीमध्ये ऑड्रीने प्रवेश केला